श्लोक एक्वी केचित भेता स्वस्तित्युक्त्वाम समुदाय अंजलि करीत महर्षी व सिद्ध यांचे समुदाय स्वस्ती असे म्हणून दीर्घ स्तोत्रांनी तुझी करत आहेत ते ज्ञान सुरांचे ज्ञान संपन्न देवांचे समुदाय तुझ्या अंगच्या तेजाने सर्व कर्मांची बीजे जी अज्ञान वासना वगैरे ती जाळून आपल्या चांगले भावनेच्या जोरावर तुझ्या स्वरूपात मिळतात आणि कित्येक जे स्वभावत भयभीत झालेले आहेत ते सर्व प्रकारांनी तुझ्या मार्गाचा आश्रय करून हात जोडून तुझी प्रार्थना करतात देवा विद्यार्णवी पडील जी विषय वागुरे आतुडलो स्वर्ग संसाराचा साकडलो दोन्ही भागी ते अशी कि हे देवा आम्ही अज्ञान रुपी समुद्रात बुडालो आहोत व महाराज विषयरूपी जाळ्यात गुंतलो आहोत व स्वर्ग आणि संसार या दोहनच्या कचाट्यात सापडलो आहोत ऐसे आमुचे सोडवणे तुझ वाचवनी कि कवणे तुझ शरण गा म्हणत देवा असे जे आम्ही ते आमची मुक्तता तुझ्या वाचून कोण करेल देवा आम्ही तुला सर्व प्राणांनी शरण आलो आहोत असे हे बोल तुझ स्वस्तिवाद करीती स्तवन आणि महर्षी अथवा सिद्ध म्हणजे कृतार्थ पुरुष अथवा विद्याधरांचे नाना प्रकारचे समुदाय हे तुला तुझे कल्याण असो असे म्हणतात आणि स्तुती करतात श्लोक येच रुद्रसिद्ध संघा वीक्षनतेस्मिताशे एकादश रुद्र द्वादश आदित्य अष्टवसु साध्य अश्विनी कुमार वायु पितर गक्ष राक्षस यांचे समुदय सर्व विस्मय युक्त झालेले तुझ्याकडे हे रुद्रादित अश्विन देव विदेव विभवे वायू हे जी हे अकरा रुद्र आणि बारा आदित्य यांचे समुदय आठ वसुव साध्यमाचे बारा देव हे सर्व दोन अश्विनी कुमार वैभवयुक्त विश्वे देव आणि वायुदेवता देखील हे महाराज अवधारा पैल यक्ष रक्षो गण सर्व जी महेंद्र मुख्य देव का सिद्धाधिक ऐका अग्नि आणि गंधर्व पलीकडे असलेले यक्षांचे व राक्षसांचे सर्व समुदाय महाराज इंद्रजामध्ये श्रेष्ठ आहे असे देव आणि सिद्ध आधी करून हे आघालो अवलोकी हे महामूर्ती दैविकी पाहत आहती हे सर्व आप आपल्या लोकात उत्कंठेने आपली दिव्य मूर्ती पाहत आहे हे पाह मग पाहत पाहात प्रतिक्षणी विस्मित हो करीत मुकुटी प्रभुजी होऊ नियंत हे देवा, ते जय जय घोष कलरवे स्वर्ग गाजवी ताती आघवे ठेवी तलाटावरी बरवे कर संपुट त्या नम्रता नुपी वृक्षांच्या अरण्यामध्ये अष्टिक भाव रुपी वसंत ऋतू अनुकूल झाला म्हणून त्यांच्या महाराज यांनी म्हणजे देवानी वगैरे जे तुझे अगाध विश्वरूप पाहिले ते त्यांच्या डोळ्यांचे भाग्य उदयाला आले आहे अथवा त्यांच्या जीवला सुखाचा सुकार उगवला आहे म्हणजे प्राप्त झालं आहे हे लोक व्यापक रूपडे पाहता देवाही पडे, यांचे सन्मुखपण जोडे भलत या कडून हे लोकाला व्यापणारे रूप पाहून देवानाही दचत पडतो वाटेल तिकडून यास म्हणजे या रूपास पाहिले असता हा समोर असा वाटतो श्लोक तेवीस महत्व बहुवक्त्र महाबाहो बहुबाहुपाद बहुदर बहु प्रव्यथिताह हे महाबाहो अनंत मुखे व नत्र असलेले अनंत बाहू मांड्या व पाय असलेले अनंत उदरे असलेले अनंत दाढांच्या योगे भीषण असलेले असे तुझे रूप पाहून लोक तसाच मी देखील अनंत भुज याप्रमाणे आपले एकच स्वरूप आहे परंतु विचित्र आणि भयानक अशी त्याला अनेक मुखे अनेक नेत्र व शस्त्र धारण केलेले असे अगणित हात आहेत हे अनंत चारू चरण बहुउदर आणि नानावर्ण कैसे प्रतिवदनी मातलेपण अगणित सुंदर पाय आहेत अनेक पोटे आहेत आणि नाना प्रकारचे रंग आहेत आणि प्रत्येक मुखाच्या ठिकाणी शोभाचा मस्तपणा कसा आहे हो का महाकल्पाच्या अंती तव कले जेऊत तेवती प्रलयाग्निची उय प्रलयाच्या शेवटी जोर बांधलेल्या यमाने जशा काही जिकडे तिकडे प्रलयाग्निच्या आकट्यास पेटवले आहेत ना तरी संहार त्रिपुरारींची यंत्रे की प्रलय भैरवांची क्षेत्रे नाना युगांत शक्तीची पात्रे भूतकीच्या ओढविली अथवा संहार करणाऱ्या पात्रे पुढे सरसावली आहेत तैसी जी येते ये तुझी वक्त्रे प्रचंडे न सामाती दरी माझी सिंहडे तैसे दात दिसती रागिट तुझे प्रचंड तोंडे मावत आणि दरी जसे तसे तुझ्या मुखात उग्र दात दिसत जैसे काळ रात्रीचे निधारे अंधारे उल्हासत निगती संहार खेच रे तैसिया वदनी प्रलय रुधिरे काटलिया या दाढा प्रलयकालच्या गडद रात्रीत नाश करणारे पिशाचे जशी उल्ह करतात त्याप्रमाणे प्रलयकालच्या नाश पावणाऱ्या रक्ताने या मुखातील दाढा भरलेले आहेत असे दिसून येते हे असो काले अवंतले रण का सर्व संहारे मातले मरण तैसे अति भिंगुळ वाणेपण वदनी तुझी हे असो काळाने जसे काय युद्धास आमंत्रण करावे अथवा सर्वांच्या संहारकाली जसे मरण माजून राहते त्याप्रमाणे मोटकी आणि दुःख कालिंदी तटी झाड होऊन ठेली त्या विचारात त्रैलोक्यावर जेव्हा थोडीशी नजर टाकली तेव्हा ते दुःखरूप कालिंदीच्या म्हणजे यमुनेच्या किनाऱ्यावर झाड बनून राहिले आहे असे दिसले तुझ्या तुझ महामृत्युरूप समुद्र त्यात ही त्रैलोक्याच्या जीविताची नौका शोकरूप प्रतिकूल वाऱ्याने उत्पन्न झालेल्या लाटामुळे झोके खात आहे जरी वैकुंठे ऐसे तू ध्यान सुख हे भोगी तुला या लोकांचे काय वाटते तू माझ्या या ध्यानाचे सुख भोग म्हणजे झाले अहो श्रीकृष्ण असे जरी आपण आता एकाएकी रागवून बोललायत तरी वरिजी लोकांचे किर साधारण वाया आडसू तसे केवी केला आहे असे मी एकदम कसे म्हणावे म्हणून जगाचे साधारण दुःख उगीच आडपडद्यासारखे खरोखर मध्ये केले आहे ज्या मज संहार रुद्र वासिपे ज्या मज भेणे मृत्यू लपे तो मी आहाळ बाहळी कापे ऐसे तुवा केले ज्या मला प्रलयकालचा रुद्र देखिल भीतो ज्या माझ्या भैयाने मृत्यू लपून राहतो असा जो मी तो मी है, तो है। या ठिकाणी कापत आहे असे तू केले आहेसिनवल इया नाम विश्वरूप जरी हे भ्यासूरपणे हरी भयासिनी परंतु हे पहा ही महामारीच आहे आणि याला जर विश्वरूप म्हणायचे तर बापा हे एक आश्चर्यच आहे ही महामारी आपल्या विकराळ स्वरूपाने साक्षात भया घ्यायला लावते श्लोक चोवीस दृष्टांतरात धृतीम न विंदामिषम हे विष्णू गगनाला स्पर्श करणारा दीप्तिमान अनेक रंगाने युक्त दीप्तिमान व विशाल नेत्र असलेल्या अशा तुला पाहून ज्याचा अंतरात्मा व्याकुळ झाला आहे असा मी धैर्य धरू शकत नाही व शांती देखील धरू शकत नाही ठेली महाकाळेसी हटे तटे तैसी किती एके मुखे रागिटे इकुटे आकाश केले महाकाळाबरोबर ज्यांनी पैसेने बरोबरीचा सामना बांधला आहे अशी कित्येक मुखे रागीट असून याने आपल्या विस्तराने आकाश लहान केले आहे गडपणे धडाडीत असे आकाशाच्या मोठेपणास जी आकळी जात नाहीत आणि त्रिभुवनातील वार्यानेही जी मुखे वेष्टिली जात नाहीत त्या मुखांच्या वाफेने अग्नी जळतो आणि त्या मुखातून अग्नीचे लोळ कसे बाहेर येत आहेत तेवीची एका सारखे त्याचप्रमाणे एका सारखे एक मुख नसून यांच्यात म्हणजे या मुखांमध्ये रंगारंगांचा भेद आहे फार काय सांगावे अशा या मुखांचे प्रलयकालचा अग्नी सुद्धा सहाय्य घेतो जयाची अंगीची दीप्ती येवढी जे त्रैलोक्या कि जे राखोंडी कि तया हि तोंडे आणि तोडी दात दाढा ज्याच्या अंगाचे देश एवढे आहे कि ते त्रैलोक्याची राखोंडी करेल त्यालाही तोंडे आहेत व त्या तोंडात दात आणि दाढा आहेत कैसा वार धनुर्वात चढला समुद्र कि पडिला विषाग्नी मारा प्रवर्तला वडवा पहा हे कसे झाले जसा वाऱ्याला धनुर्वात व्हावा समुद्र महापुरात पडावा किंवा विषाग्नी बडवा नळाचा नाश करण्यास प्रवृत्त व्हावा हळा हळ आगी पियाले नवल मरण मारा पेटले तैसे संहार तेजा या वदन देखा अग्नीने जसे हला हला विष प्यावे अथवा आश्चर्य कि मरण जसे मारण्यास तयार व्हावे त्याप्रमाणे या संहार मुख झाले आहे कवळ पडो निठ परंतु ती मुखे किती मोठी आहेत म्हणून म्हणाल तर आकाश तुटून पडल्याने जसे आकाशास खिंड पडून राहते ना तरी काखे सोनी वसुंधरी जई हिरण्याक्षुरी गाला विवरी तई उघडले हाटकेश्वरी जेवी पाताळ कुहर अथवा बगलेत पृथ्वी मारून जेव्हा हिरण्याक्ष दैत्य गुहे चिरला तेव्हा हाटकेश्वराने जसे पाताळ रूपी गुहेचे तोंड उघडले तैसा वक्त्रांचा विकासू माझी जिव्हांचा आगळाचे आवेशू विश्व न पुरे म्हणून घासू नभरी चिडे त्याप्रमाणे तोंडे पसरलेली आहेत व त्यामध्ये जिभांचे अधिकत जोर दिसून येत आहेत त्यांच्या घासास विश्वाने म्हणून विश्वा हे विश्वरूप त्या विश्वाच्या लीलेने घास घेत नाही आणि पाताळ व्याळांच्या फुतकारी गरळ ज्वाळा लागती अंबरी तैसी पसरलीये वदनवरी माझी हे जीव आणि ज्या प्रमाणे पाताळातील सरपांच्या फुतकऱ्याने त्यांच्या विषाच्या ज्वाला आकाशात पसरव्या त्या ज्वाला प्रमाणे जिव्हा ही प्रत्येक वदनरूपी दरीत पसरलेली आहे काढून प्रलय झुंबाडे जैसे पन्नासिले गगनाचे हुडे तैसे आवाळू वावरी आकडे धग धीतदाचे प्रलयकालच्या समुदय काढून जसे आकाशाचे बुरुज शृंगार तीक्ष्ण अशा दाढांचे टोके दिसत आहेत आणी लाटपटाची ए खोळे कैसे भयाते भेडविताती डोळे होकाजे महामृत्यूचे उमाळे कवडसा आणि ललाटरूप वस्त्राच्या खोळीत असलेले डोळे हे जसे काही भयाला भिडसा अथवा ते डोळे महामृत्युचे लोटज असून भिवयांच्या अंधारात राहिले आहेत ऐसे वाऊ नि महाभयाचे भोज एथ काय निपजू पाहतो काज ते नेणे परी मज मरण भया आले असे हे महाभयाचे म्हणजे मृत्यूचे कौतुक धारण करून म्हणजे आपल्या स्वरूपी दाखवून या ठिकाणी तू काय कार्य सिद्धी करू पाहतोस हे मला कळत नाही परंतु मला मात्र मृत्यूचे भय वाटू लागले आहे देवा विश्वरूप पहावयाचे पा डोहळे केले तिये पावलो प्रतिफळे बा देखील आता डोळे निवावे तैसे अहो देवा विश्वरूप पाहण्याचे डोहळे झाले होते त्याची पूर्ण फलप्राप्ती होऊन बापा तुमचे विश्वरूप ये, ये का का आता पाहिल्याने डोळे शांत व्हावे तसे झाले अहो देह कि रे कवन आहे माझे विपाये वाचे कि नावा हा देह पृथ्वीचा बनलेला असल्याने तो तर निश्चय करून नाश पावणार काळजी कोणी केली आहे परंतु आता माझे चैतन्य कदाचित वाचेल की न वाचे असे मला वाटू लागले आहे भयामुळे खरोखर अंग कापाव्यास लागते आणि तेच भय क्षणभर अधिक वाढले कि मनाला ताप होतो अथवा बुद्धी दचकते आणि अभिमान बिगलित होऊन जातो तरी ये तुलिया ही वेगळा जो केवळ आनंद ही निश्चळा शियारी आली परंतु या सर्वांहून वेगळा जो केवळ आनंदाचा अंश आहे असा जो अंतरात्मा त्या शांत आत्म्याला देखील भयाने शहारे आले बाप साक्षात काराचा वेधू कैसा देशो धडी केला बोधू हा गुरु शिष्य संबंधू विपाये नांदे काय आश्चर्य आहे विश्वरूपाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा काय छंद लागला होता त्या दर्शनाने माझे ज्ञान देशोधी केले असा गुरुशिष्य शिष्य संबंध क्वचितच देवा तुझा येणे ते साबरावया लागी गवसणे धैर्याची करीत असे देवा तुझ्या या दर्शनाने अंतकरणामध्ये जो विस्कळीतपणा उत्पन्न झाला आहे तो विस्कळीतपणा सावरण्याकरता मी धैर्याची गवसणी उपदेशास माझ्या नावाने धैर्य अगदीच नाहीसे झाले आणि त्यावर विश्वरूप दृष्टीच पडले मग काय विचारता हे राहू द्या परंतु मला उपदेशात चांगले गुरफटून टाकले जीव चिया चाडा, धावा धावी परी सोय ही कवणे कडा न लभेथ विश्रांती घेण्याच्या इच्छेने धावा धाव करीत आहे परंतु या विश्वरूपात त्याला कोठेही आश्रय मिळत नाही ऐसे विश्वरूपाची जीवित गेले आहे चराचरी जीन बोले तरी काय करी निराहे कैसे निराहेूपाच्या महामारीने चराचरातील जीवित गेले आहे महाराज हे न बोलावे तर काय करावे आणि कसे राहावे श्लोक पंचवीसावा दंष्ट्रा कराला ते मुखानी दृष्टी दिशो न जानेम प्रसिद्ध देवेश जगनिवास दाढांच्या योगाने विक्राळ आणि प्रलयकालच्या अग्निप्रमाणे दिसणारी तुझी मुखे पाहून मी इतका गर्भगळीत झालो आहे की मला दिशाभूल झाली आहे मला काही समाधान वाटत नाही हे देवाजी देव जगनिवासा आता प्रसन्न होतं ज्याप्रमाणे महाभयाचे म्हणजे मृत्यूचे भांडे फुटावे तशी तुझी विशाळ तोंडे डोळ्या पुढे एकसारखी पसरलेली मी पाहत आहे असो दात दाढांची दाटी ना प्रलय तशी दात दाढांची गर्दी उडून गेली आहे ती इतकी कि प्रत्येक मुखातील दात व दाढा या त्या मुखाच्या दोन दोन ओठांनी देखील झाकले जात नाहीत जैसे जा तक्षका विष पोकाजे का जे काळ रात्री भूत की तक्षक सर्प तोंडा जसे वा जसे संचार तोंडात जसे आणखी विष भरावे किंवा अमावासीची रात्र ही जशी पूर्ण काळोखामुळे मूळचीच भय उत्पन्न करणारी असून तिच्यात आणखी पिशाच्या संचार व्हावा किंवा वज्राग्नी हा जसा स्वभावतः अत्यंत दाहक असून त्याने आणखी अग्निअस्त्र धारण करावे तशी तुझी वक्त्रे प्रचंडे वरी आवेशे त्या त्याप्रमाणे विश्वरूपाची तोंडे मुळचीच भयंकर असून त्यात आणखी त्यांचा आवेश त्यात त्या न मावता बाहेर वाहत आहे तेव्हा मला असे वाटते कि तो वाहत असलेला आवेश नसून ते जणू काही आमच्यावर मरण रसाचे लोंढेच आहेत संहार समयीचा चंडा निळू आणि महाकल्पात प्रलया नळू या, या दोही जई होय मेळू तई काय एक प्रलयकालचा प्रचंड वारा व महाप्रलय कालचा अग्नि हे जेव्हा एकत्र होतात तेव्हा काय एक जळणार नाही तैसी संहार के तुझी मुखे देखो निधी का आम्हा पारुखे आता भुलो मी दिशा न देखे आपण पे नेणे तशी तुझी संहार करणारी मुखे पाहून धैर्य तर आमचे नाहीसे झाले आता मी वेडा झाल्यामुळे मला दिशा दिसत नाही एवढेच नव्हे तर माझी मलाही ओळख नाही असे झाले आहे मोटके विश्वरूप डोळा देखिले आणि सुखाचे अवर्षण पडिले आता जापाणी जापाणी आपुले व्यस्त हे विश्वरूप डोळ्याने जरासे पाहिले नाही तो सुखाचा दुष्काळ पडला म्हणून आता तू आपले हे अस्ताव्यस्त रूप आवरून घे बाबा आवरून घे ऐसे करीसी म्हणून जरी जाने, तरी हे गोष्टी सांगावी का मी म्हणे आता एक वेळ वाचवी जी प्राणे या स्वरूप प्रलया तू असे करशील असे जर मला ठाऊक असते तर ही गोष्ट मला सांगा असे मी कशाला म्हटले असते आता या स्वरूप प्रलयापासून माझे एक वार प्राण वाचवा महाराज जरी तू गोसावियामुचा अनंता तरी शीण वोडण माझिया जीवित साटवी पसारा हा मागुता महामारीचा अहो श्रीकृष्ण जर आपण आमचे मालक आहात तर माझ्या जीवितांच्या आड ढाल गाला म्हणजे हा विश्वरूपी महामारीचा पसारा पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी संहारू आदरिले हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ अशा देवा ऐक तू जो चैतन्य ज्या तुझ्यामुळे सर्व विश्व बसते आहे म्हणजे विश्वाचे अस्तित्व तुझ्या सत्तेवर आहे ते विसरलास व उलटे संहार करण्याचे काम आरंभले आहेस म्ह प्रसन्न होई देवराया संहरी संहरी आपुली माया काढी माते महाभया पासोनिया एवढ्या करता हे देवातील राजा श्री कृष्ण लवकर प्रसन्न हो व आपल्या माया शक्तीला आवर आवर आणि मला या मरणासारख्या मोठ्या भयातून बाहेर काढ हा ठायवरी पुढत पुढती तू ते म्हणजे बहुवा काकुळती ऐसा मी विश्वमूर्ती भेडका जानपणाने वारंवार मनावे, असा मी विश्वरूपाच्या योगाने खरोखरच भ्यालो आहे जै अमरावती ये आला धाडा तई म्या केला वेडा जो मी काळाची आही तोंडा वासिपून धरी ज्यावेळी अमरावतीवर राक्षसांचा हल्ला आला त्यावेळी मी एकट्याने तो परतवला व जो मी साक्षात काळ समोर आला तरी भय न धरणारा असा आहे परितयाव्हे चढावा तुव आमुचा ची घोटू भरावा या सकळ विश्वेशी परंतु देवा ही विश्वरूपाची गोष्ट ही त्यातली नव्हे येथे विश्वरूपात तू मृत्यूवर ताण करून या सर्व विश्वासकट माझा देखील ग्रास करण्याचा दुर्घट प्रलयाचा काळ नसताना मध्येच कसा तू काळ प्राप्त झालास हे त्रैलोक्य बिचारे अल्पायुषी झाले असे वाटते श्लोक सव्वीसा सर्वे आम्ही चुत राष्ट्राव निघे भीष्मोरपी योध मुख्य हे धृत राष्ट्राचे सर्व पुत्र राजांच्या समुदायासह वर्तमान भीष्म द्रोण तसाच कर्ण त्याप्रमाणेच आमच्या पक्षाचे देखील मुख्य योद्ध्यांसह आह भाग्या विपरीता विघ्न उठीले शांत करिता कटा विश्व गेले आता तू लागला अरे रे विपरीत विश्वरूप दर्शनाने शांत व्हावे म्हणून खटपट केली तो अकल्पित विघ्न उत्पन्न झाले हाय हे त्रैलोक्य आता नाहीसे झाले आहे तू हे आता गिळावायास लागलास हे नव्हे मारो कडे संख पसरून तोंडे कवळीता चहू कडे ये एक सारखी तोंडी पसरून ही सैन्ये चारी बाजूने तू ग्रासित आहेस हे प्रत्यक्ष दिसत नाही का नो हे, हे कौरव कोळीचे वीर आंधळी धृत राष्ट्राचे कुमार हे गेले गेले सपरिवार तुझ्या वदनी हे कौरवांच्या वंशातील वीर आंधळ्या धृतराष्ट्राचे पुत्र नव्हेत का अरे अरे हेतर तर आपल्या परिवारासह तुझ्या तोंडात पूर्णपणे गेलीच म्हणायचे आणि देशो दे तू आन जे जे यांच्या मदती करता देशोदेशींचे राजे आले आहेत त्यांची वार्ताही सांगावया जाता येणार नाही कोणी उरणार नाही असा तू सर्वांचा सरसकट ग्रास करीत आहेस घेत आहासी गट हन थाटा, उसी मिठी. तू घटाघट -गट गिळित असून युद्धभूमीवरील सेना समुदय तू गिळून टाकत आहेस जंत्रावरीची लमार पदातीचे मोगर मुखात भार हार तोफांवरून मारा करणारे लोक व पायाने चालणारे पायदळ यांच्या झुंडीच्या झुंडी तुझ्या मुखात नाहीशा होत आहेत नाही का कृतांताील सगळी शस्त्रे जी शस्त्रे यमाची भावंडे आहेत व ज्या शास्त्रांपैकी एकच सर्व विश्वाला गिळिल अशी कोट्यावधी शस्त्रे तू गिळत आहेस चतुरंगा हत्ती घोडे रथ पायदळ असा चतुरंग सैनेचा परिवार व घोडे जोडलेले रथ यास परमेश्वरा तू दात न लावता हे गिळत आहेस व त्या योगाने कसा चांगला संतुष्ट झाला आहेस बरे हागा गा भीष्मा ऐसा सत्य शौर्य निपुणू तोही आणि ब्राह्मण द्रोणू ग्रासलासी सी कट कटकट अहो भीष्मा सारखा खरेपणा आणि शौर्य तर आणि द्रोणाचार्य ब्राह्मण हि अरे रे तो गिरलास आहा सहस्र कराचा कुमारू येथ कर्णवीरू आणि आमुची या केरू मुखात गेला आणि आमच्याकडचे सर्व योद्धे तर तू केरासे केलेले मी कटकटा धातया कैसे जागा बापुडी मरण हाय हाय ब्रम्हदेवा भगवंताच्या या अनुग्रहाने कसे झाले या विपरीत फलप्राप्तीच्या योगाने असे झाले कि मला आपले विश्वरूप दाखवा अशी प्रार्थना करून त्याने विभूती तैसा नसेची मा बैसलो पुसो आणि मागे सातव्या व दहाव्या अध्यायात देवाने थोड्या बहुत युक्तीने विभूती सांगितल्या परंतु त्या व्यापकपणासारखा देव मला दिसेना म्हणून तेवढ्यावर न थांबता पुन्हा विश्वरूप दाखवा म्हणून मी विनंती करण्यास सरसावलो म्हणून माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल का म्हणून जे भोगायचे आहे ते ठाम चुकणार नाही आणि जसे होणार असेल त्यासारखीच बुद्धी होऊन राहते माझ्या कपाळी म्हणजे माझ्या प्रारब्धात लोकांनी मला दोष द्यावा असे होते ते कसे चुकेल पूर्वी अमृतही उगले मग काळकूट उठविले पूर्वी समुद्र मंथनाच्या वेळी अमृत देखील देवांच्या हाती लागले तेव्हा देवानी उगीच बसावे कि नाही परंतु देव उगीच बसले नाहीत मग शेवटी ज्याप्रमाणे कालकूट विष समुद्र मंथनातून उत्पन्न केले पर ते एक बगी थोडे केली शंभू परंतु ते एक प्रकारे होते कारण ती केलेली गोष्ट म्हणजे समुद्र मंथनाने कालकुटाची उत्पत्ती ही निराकरण करण्याजोग्या गोष्टींपैकी एक होती आणि त्यावेळेचे ते संकट शंकरांनी निवारण केले आता हा जळता वारा के वेटाळे कोणाही विषा भरले गगन गिळे महाकाळे सी खेळे अंगवत असे पण हल्ली जो हा विश्वरूपाचा प्रकार हा प्रत्यक्ष पेटलेला वाराच आहे तर तो कसा आवरील विषाने भरलेले आकाश कोणाला गिळता येईल का महाकाळा बरोबर खेळता येईल असे कोणाच्या अंगी सामर्थ्य आहे ऐसा अर्जुना दुखे शिनतू शोचित असे जीव तू परी न देखेतो प्रस्तुतू अभिप्राव देवाचा याप्रमाणे अर्जुन दुःखाने कष्टी होऊन मनामध्ये शोक करीत होता परंतु तो सापरत देवाचे मनोगत काय आहे हे ओळखत नव्हता जे मी मारीता हे कौरव मरते ऐसेनी वेटाळीला होता मोहे बहुते तो फेडावया लागे अनंते हे दाखविले निज कारण मी अर्जुन मारणारा आणि हे कौरव माझ्या हातून मरणारे अशा मोठ्या मोहाने, तो अर्जुन गेला अरे कोणी कोणा ते न मारी हो सर्व संहारी हे विश्वरूप व्याजे हरी प्रकटीत असे अर्जुना वास्तविक कोणी कोणाला मारत नाही यात मी स्वतःच सर्वांचा नाश करतो हे तत्व विश्वरूपाच्या निमित्ताने श्री कृष्ण करून दाखवित आहे मग हा कंपू नवता वाढवित असे परंतु ते अर्जुनास न कळल्यामुळे म्हणजे देवांचा अभिप्राय अर्जुनाला न कळल्यामुळे तो व्यर्थ शोकाकुल होऊन नसलेली भीती उगीच वाढवित होत ते मने हो एके वदनी गेली त्या प्रसंगात तो अर्जुन म्हणाला अहो हे पहा ज्याप्रमाणे ढग आकाशामध्ये नाहीसे व्हावेत त्याप्रमाणे तलवार व चिलखतासह दोन्ही कडील सैन्य एकाच वेळेला तोंडत गेली आहेत का महाकल्पाच्या शेवटी होय सृष्टी अथवा महाकल्पांताच्या अखेरीस ज्या वेळेला विश्वावर सर्वनाशक यमाचा रोष होतो त्यावेळेला पाताळासह एकवीस स्वर्गांना तू ग्रासून टाकतो नातरी तरी उदासीने दैवे संचकाची वैभवे जेथीची तेथ स्वभावे जाती। अथ्वा संग्रह करण्याची ऐश्वरे म्हणजे कृपणाचे ठेवे सहजच जशी जेथच्या तेथेच नाश पावतात तैसी साचली सैन्य एकवाटे, ये मुखी जाहली प्रविष्टे परी एकही तोंडवनी न सुटे कर्म देखा त्याप्रमाणे एकत्र झालेली सैन्य या तोंडामध्ये एकदम शिरतात परंतु कसे कर्म विपरीत आहे पहा कि त्यापैकी एक देखील तोंडाच्या सपाट्यातून सुटत नाही अशोकाचे अंग बसे च घे लोक वक्त्रा माझी तैसे वाया गेले ज्याप्रमाणे उंटाने अशोकाच्या झाडाचे ढगळे चगडावेत त्याप्रमाणे हे लोक तोंडामध्ये वाया गेलेले आहेत